जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो म्हणजे आंबा या शब्दाने कानास समजतो रसाने जिभेत समजतो रंगाने डोळ्यात समजतो वासाने नाकात समजतो आणि स्पर्शाने त्वचे समजतो तसे नेय तर एकच आहे परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने निरनिराळे ज्ञान गुणवते म्हणून ते पाच प्रकारचे झाले समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो मुक्कामास मुक्कामास गेल्यावर चालणे संपते अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाळ वाढ खुंटते त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाला जेथे शेवट होतो त्यालाच ज्ञेय असे म्हणतात ज्या याप्रमाणे अर्जुन धनंजया आज ज्ञान आणि ने यांची लक्षणे तुला सांगितली ही त्रिपुटी तीन प्रकारच्या सर्व कर्मांस कारणीभूत आहे कारण शब्दादी पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणते तरी एक असते हे धनंजया ज्ञान हे ज्ञाताला नेय पदार्थ किंचित दाखवित आहे तोच त्यांचा स्वीकार किंवा त्या करण्याविषयी ज्ञाना उद्युक्त होतो परंतु माशाला पाहता जसा बगळा त्याच धरावी धावतो अथवा द्रव्याचा ठेवा पाहता क्षणी तो घेण्यास दरीदही धावतो किंवा स्त्री पाहताच जसा कामूक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो जसे पाणी उतरत्या जमिनीकडे धावते भ्रमर पुष्पांचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याच्या वेळी वासरू सोडल्यावर ते, ते गायीकडे धावत जाते अरे स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावे म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरूपी शिड्या लावतात अत्वा, अर्जुना पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहताच एकदम सगळे अंग टाकून तिच्याजवळ येतो इतकेच नव्हे तर मेघांची गर्जना होता क्षणी मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो तसाच ज्ञाता हा ज्ञेयास म्हणजे विषयास पाहून उडी घालतो म्हणून हे पंडुसुता ज्ञान ज्ञेय आणि ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूतच होत आहे आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता आवडत असा तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही अथवा अवचित तो विषय जर नावडता असला तर त्याचा त्याग करण्याविषयी एक एक क्षण त्याला युगाप्रमाणे भासतो सर्प असून निळ हार आहे या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावता क्षणी सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते त्याप्रमाणे प्रिय किप्रिय विषय पायाव्या की स्थिति होते और मग कि स्वीकार करनाबद्ल कर्म उत्पन्न होते जो कुस्ती का शोके है ते दुसरा मलसमोर पायाव तो जरी सर्व सैन्य अधिपति आला तरी रथ सोड़न पादचारी हो तो ज्ञान मनो तो विषयासक्त अपे मन हो ज्याप्रमा बस आईते जेवनाथ सोन स्वयं तैयार वावे खाने की खटपट करावे अथवा कसोटी ने अपने ऐश्वर्य तुच्छ मान धातु वावे कि देवाने देव स्वस्थ बसना सोडन देवनेस प्रवृत्त वावे तसे विषय इच्छे ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो तेथे अर्जुना त्याला ते करता असे नाव प्राप्त होते आणि आपण जो ज्ञाता तो करताहून ज्ञानाला कारण करतो म, तेथे नेह हे सहज कार्य होते हे सुमते ज्ञानाच्या त्रिपुटीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्रांचे रात्री उपयोगी पडत नाही किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंतांचे विलास बदलतात अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एके कलेने कमी होत जातो त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पूर्वीत असता ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुंततो त्यावेळेची त्याची लक्षणे आता तुला सांगतो ती ऐक तर बुद्धी म चित्त मन अहंकार हे अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे अंतकरणाच्या या चार वृत्ती आहेत आणि त्वचा कान डोळे जिव्हा व असे पाच प्रकारचे बाह्य इंद्रिय त्या ठिकाणी होईल असे वाटू लागले तर नेत्रादी दहाही बाह्यंद्रियांना उठून त्यांना तो व्यापार करावे लावतो नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवतो की जोपर्यंत कर्माचे फल हाती आले नाही किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले तर त्या कर्माचा त्याग करण्याकरता त्या दहाही इंद्रियांची योजना करतो मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवतो तसा तो ते दुःख नाही सेवपर्यंत रात्रंदिवस खटपड करतो अशा प्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरता इंद्रियांचे पुढारीपण घेतले म्हणजे त्यालाच करता असे म्हणतात आणि करता हा कर्म करण्याकरता अवताप्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो म्हणून आम्ही त्यास क्रियेची साधने असे म्हणतो आणि हे करण्याकरता करता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो हा त्याने जे व्यापले जाते त्यास कर्म असे म्हणतो <coughs> सोनाराच्या बुद्धीने दागिन्याने जसे सोने व्यापले जाते चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते तसे अर्जुना कर्त्याच्या क्रियाने जे व्यापले जाते ते कर्म होय यात शंका नाही याप्रमाणे अर्जुना तुला कर्म कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितले तर ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे त्रिपुटी कर्मप्रवृत्तिकारक आहे तसेच करता करण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो बीजा जसा वृक्ष असतो अथवा मनात जशी नेहमी इच्छा असते आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणे सापडते तसा करता क्रिया व करणे ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच आहे म्हणून हे पंडूसुतात अमुक कार्याचा मी करता असा जीवाने करतेपणा धारण केला म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा दूर जातो या सवय सुमते कर्मापासून आत्मा वेगळाच आहे हे तुला वारंवार काय सांगावे कारण हे तू जाणतोच आहेस ज्ञान कर्म व करता हे गुणभेदा तीन प्रकारचे आहेत असे सांख्य शास्त्रात यथार्थ यथार्थ सांगितले आहे तेही तू ऐक पण तुला जे ज्ञान कर्म व करता म्हणून सांगितले ते ती तिन्ही तीन गुणाने निरनिरावे आहेत म्हणून अर्जुना ज्ञान कर्म करता यांच्यावर विश्वास ठेवू नको कारण यातील रज व तम या दोन गुणापासून बद्ध होतो व फक्त सत्वगुणात सुटका करण्यास समर्थ आहे तो सात्विक गुणाचा भेद ज्याविषयी सांख्यशास्त्रात विवेचन केले आहे तो तुला समजेल असे सांगतो जे सांख्यशास्त्र विचाररूपी क्षीरसमुद्रच आहे आत्मबोधरूपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणाऱ्या शास्त्रात श्रेष्ठ आहे किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही जे दिवस व रात्र याप्रमाणे एकमेकात मिसळी आहेत ती निराई करून दाखवणारा या त्रिभुवनातील सूर्यस्थ जे अपान अशा मोहाचा चोवीस तत्वाने ठाव घेऊन परतत्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगायला हो लावते अर्जुना असे जे सांख्यशास्त्र ते ज्या गुणांचे स्तवन करते त्या गुणाचे वर्णन असे आहे ज्या गुणाने आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत या प्रमाणे सत्व रज आणि तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की त्याने ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत तीन भाग भेद केले आहेत परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सा सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थांचे शुद्ध स्वरूप करते म्हणून हा सात्विक ज्ञान आता तुला सांगतो लक्ष दे असे कैवल्य गुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्या ज्ञानाच्या योगाने जीव हा वेगळा त्या सर्वभूतामध्ये न विभागलेला असा एकच अविनाशी भाव पाहतो ते ज्ञान सात्विक होय असे समजते तर अर्जुना तेथ खरोखर शुद्ध सत्विक ज्ञान होदयर ज्ञे लीन होते नद्या पड़छाएस धरू लगे सापड़ नहीं तो ज्यादा शिवापसून गवतापर्यत सर्व व्यक्ति भिन्नपणा दिस भिंती वित्र सारीठ जुतलेसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते तसे त्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पा पाहू गेले असता ज्ञातात ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी प्यायचे असल्यास त्यावरील लाटा गाळून दे घेत नाही तसा सर्व दृश्यवस्तूंच्या ठिकाणी त्या ज्ञानाला भेद दिसत नाही त्याच ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात आरसा पाहू गेला असता जसे पाहणार तसे ज्ञे लोटून प्रत्येक वस्तू ज्ञाना आपले स्वरूपच पाहतो हे सात्विक मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय जसं आता तुला राजस्नाची लक्षणे सांगतो ती ऐक जे ज्ञान वेगळेपणाने सर्व भूतांचे ठिकाणी नाना प्रकारचे भिन्न भिन्न भाव जाणते ते राजस होय असे समज तर पार्था तेच ज्ञान राजस होय ही देश भूतमात्राचे ठिकाणी भेदभाव मानून चालते समजलंच ज्या ज्ञानाने भूतमात्राच्या ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठिकऱ्या करून घेतल्या आहेत व ज्ञाने ज्ञाताला चकवून सोडले आहे ज्याप्रमाणे निद्राही स्वरूपाचे आड अज्ञानाचा घालून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती जाणते त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व या तीन अवस्थांच्या थापामरून जे जीवास फसवते लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखवले असता सोन्याची ओळख नसते तसे नामरूपांच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखवली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते किंवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख नसते किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखवले असता तंतुची ओळख पटत नाही अथवा त्या स्पर्ध्यावरील चित्रे दाखवली असता पडद्याची ओळख नसते तसे भूत मात्र भिन्न भिन्न आहे या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावली आहे मग लाकडे पेटल्यावर त्यांचे आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळे आहे अथवा फुलावरून वास निरा आहेत अथवा चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे ते हल्यावर हल्ल्यावर या समजुतीने जे भरलेले ज्ञान ते राजस ज्ञान होय आता गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर वस्ती करण्यास अयोग्य एवढ्याच असतात जसे वाटसरात सांगावे लागते तसी तामस ज्ञा लक्षण तुला संगत की पूर्ण ध्यानाठे। जे ज्ञान एक शरीर अथवा उपास्य देवतेची मूर्ती या पुल काही नको का नहीं पहाते जे असंयक्तिक व ज्यादा तत्पर्य नहीं वे थोड़े हेतस ज्ञान मनता अर्जुना जे ज्ञान विधिरूपी वस्त्र पांघल्याशिवा संचार करते आ ते नग्न नसल्यामुळे सर्व शास्त्रांची माता जी श्रुती ती त्याला पाठवणे असते इतर शास्त्राप्रमाणे ज्या ज्ञानास बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्या स्वीटाळ होईल म्हणून लेंछ धर्मरूपे डोंगराकडे जा, ज्याची बोलवण केली जे ज्ञान तमोगण रूपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते जे शरीर संबंधांची अडचण बाळगीत नाही व पदार्थाचे ठिकाणे निषेधपणा ओळखीत नाही जसे ओसार गावात सोडलेले कुत्रे स्वेच्छेने वागते त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे ते जे खाल्ले असता गो तोंड भासते तीच वस्तू ते टाकते बाकी सर्व वस्तू त्याचपाशी खपतात उंदराने सोने चोरले असतात ते चांगले अथवा वाईट ते जाणत नाही अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणे काळे व गोरे हा भेद जाणत नाही किंवा रानास वणवा लागल्यावर त्याला जसा कसलाच विचार राहत नाही अथवा प्राणी जिवंत किंवा मेलेला, याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते अरे कावळ्यास जसा अन्न उकलेले किंवा वाढलेले साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा अथवा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करावा हे विषयांच्या भरात जे जाणत नाहीत तर जी जी वस्तू दृष्टीस पडेल त्या त्या वस्तूचा उपभोग घेते आणि स्त्री असल्यास शिशना शिश्रास व असल्यास उदरास वाटून घेते उदकाचे ठिकाणे हे तीर्थ किंवा हे अपवित्र हे जास्त ओळख नसते परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते त्याचप्रमाणे भक्ष्या भक्ष व निंद्यानिंद यांचा जे विचार करीत नाही परंतु आपल्याला जे आवडेल तेच पवित्र आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो आणि स्त्री जात म्हणून जेवढी आहे तिच्याविषयी भोग्यविषयी एवढीच ज्याची ओळख आहे व तिथे ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते हे पहा आपल्या जे उपयोगी पडतील तेच आपले सोये आहेत व देहसंबंध ज्याच्याशी आहे ते सोयरीकीस योग्य नाहीत अशी ज्या ज्ञानाची समजूत असते मृत्यूला दृश्यपदार्थ मात्र हे भक्ष्यस्थानीच होत व अग्निला सर्व दृश्यमान वस्तू काष्टाप्रमाणेच आहेत तसे तामस ज्ञानाला जगात असलेले सर्व धन आपलेच आहे असे वाटते याप्रमाणे सर्व जग हे करतास निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे त्यास देह भरणाशिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो आकाशातून पडलेल्या पाण्या जसे समुद्रासच मिळावे लागते तसे कोणतीही खटपट करणे झाल्यास ते ज्ञान पोटाकरताच करते स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरता यथाशास्त्र व निषिद्ध आचरण हेच कारण व्हाय या विषय ज्या ज्ञा अज्ञान देहा आत्मा हे नाम है वो ईश्वर ही दगड़ा च मूर्ति है पलेगढ़ धाम नें शरीर पड़ आत्मा के कर्मास नाश पावत म कर्मा, कर्मा फोगाव्यास या मृत्युरोखी को रूपाने आत्मा रहो कि कर्मास कर्मासश्वर साक्षी तो कर्मा की फले भोगाव लो अे मनावे तर तो सोन रूपया केवान के मूर्ति बाजार में विकल्हबल त्या देव शासन करील अभी भीति नावती प्रमुख देव जर कर्माब शासन करते मूर्ति ज्यादा डोंंगरती दगड़ तैयार के लिए डोंगर स्वस्थग बसत ये कदचित देव हैसे मानले तरी तो दगड़ा की मूर्ति है समझते आत्मा अह आत्मा हजे देह समझतेशिवाय पाप कि पुण्य हि सर्व लटकी व अग्निपेटर पुढ़े सर्व जिंसा भक्षण करते जी जी गोष भोगना तिथा भोग घेना हित है अ समझते चर्मचु ने जे दे पदार्थ दृष्टि स्टेट व इंद्रिय ज्यादा गोड़ी लोष्टी खरे है पक्का अनुभव है किंबुना पार्था आकाशन धुरा लोट व्यर्थ ज त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढत जाते बरुतील भेंड जसे कोरडे किंवा ओले असले मोठे वाडल्यावरही कोणत्याच उपयोगास येत नाही अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन ही सर्वजशी निरुपयोगी अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोराने चोरून आणले धन जसे त्याला राजरस वापरता येत नाही अथवा शेळीचे गळ्यास असणारे सण जसे निरुपयोग असतात तसे जे निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो त्यालाही ज्ञान म्हणण्याचे कारण इतकेच की मनुष्य जन्मांत असला तरी त्याच्या डोळ्याचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत असे आपण म्हणतो किंवा बहिर्याचे कान काय मोठे आहेत असे त्याच ऐकू येत नसताही वाखांडतो अथवा पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान म्हणजे पिण्याची वस्तू असे म्हणतो तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय हे असो आणखी किती वर्णन करावे तर असे जे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष तमोगुणच समजावे याप्रमाणे हे श्रोत्रुश्रेष्ठा तीन गुणाने भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितले हे धनुर्धरा आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात म्हणून ला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते तसे कर्म हे घडते तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन, तीन प्रकारचे कर्म होते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम आहे फळाची इच्छा न करता जे नित्यनैमित्य कर्मे कर्तेपणाचा अभिमान सोडून राग रागद्वेषरित केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात तर पथिव्रता स्त्री आलिंगन देते तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्या सावळ्या रंगाच्या शरीरात जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते तसे जे दे अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्त कर्मा की भर पड़ी सोन दागिनेस सुगंधा ने शोभा होते जो शरीर जीवाने व संपत्ति ने माता अपने रक्षण करते तरी ति कंटा आला कभी वही तसे सर्वपरिय कर्म कर्मा, कर्मा सर्वपरिय कर्माच्छे अनुष्ठान फला इच्छा न धरता करते सर्व कर्म ब्रम्हार्पण करते आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाचे समय आपल्यास जिन्न सुरेल किंवा संपेल हे जसे पतीव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही तसे कर्म करीत असता साधूज्यानं घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले तरी जो कर्म करण्याचे राहिले असा खेद होऊ देत नाही व रागावत नाही व ते कर्म शेवटाच गेला असता जे आनंदाने गर्व या युक्तीने जे कर्म होते त्याला अर्जुना सात्विक कर्म मनत समझ यापु राजेश कर्मा से खरे स्वरूप तुला संगत तो ऐकनेस हाई गई करूं नको